ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेहा अध्याय नव्वा भरताचा ब्राह्मण कुणाचा जन्म शुक मनाला। शम दम तप स्वाध्याय वेदाध्ययन, दान संतोष सहनशीलता विनय विद्या मसर न करणे आत्मज्ञान आणि आनंद अशा सर्व गुणांनी संपन्न असा अंगीरस गोत्राचा एक ब्राह्मण होता त्याला ज्येष्ठ पत्नीपासून त्याच्यासारखेच विद्याशील आचार रूप औदार्य इत्यादी गुणयुक्त नवू पुत्र झाले आणि कनिष्ठ पत्नीपासून एक पुत्र आणि एक कन्या असे जोडे झाले या दोघांपैकी जो पुत्र होता तोच परम भागवत राजर्षी शिरोमणी भरत होता मृग शरीराचा त्याग करून शेवटच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला होता असे सांगतात भगवंतच्या कृपेने जन्मा जन्म या जन्मामध्ये सुद्धा आपल्या पूर्वीच्या जन्म स्मरण राहिल्यामुळे स्वजनसंगतीने आपला पुन्हा अध्यपात होईल या भीतीने त्याने नातलगांची संगत सोडली आणि ज्यांचे श्रवण स्मरण आणि गुणकीर्तन सर्व प्रकारची कर्मबंधने तोडून टाकते ते श्री भगवंताचे चरण कमलयुगल हृदयामध्ये सतत धारण केले दुसऱ्यांना मात्र तो स्वतःला वेडा मूर्ख आंधळा आणि बहिरा असल्याप्रमाणे पित्याचा त्याच्याबद्दलही स्नेहभाव होता म्हणून त्यांनी आपल्या वेडसर मुलाचेही शास्त्रानुसार समावर्तनापर्यंतचे सर्व संस्कार केले आणि उपनयनानंतर त्याची इच्छा नव्हती तरी शिकवणे हे पित्याचे कर्तव्य आहे या भावनेने त्यांनी त्याला शुद्धता आचमन इत्यादी कर्माचे शिक्षण दिले परंतु भरत तर पित्याच्या समक्षच त्याच्या उपदेशाविरुद्ध वागत असे पावसाळ्यात याचे वेदाध्ययन सुरू करावे अशी पित्याची इच्छा होती परंतु चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ असे चार महिने प्रयत्न करूनही वडील त्याला ओंकार विहारती आणि गायत्री मंत्र नीट शिकू शकले नाहीत असे होऊन सुद्धा आपल्या या आत्मवत पुत्रावर अत्यंत प्रेम असल्यामुळे त्याची प्रवृत्ती नसतानाही पुत्राला चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे असा भलताच हाट्ट धरून तो त्याला पावित्र्य वेदाध्ययन व्रते नियम गुरु आणि अग्नीची सेवा इत्यादी ब्रियला आवश्यक नियमांचे शिक्षण देत राहिला परंतु मुलाच्या बाबतीत त्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि स्वतः सुद्धा भगवत भजन सोडून प्रपंचातच गुरफटून राहिला तेवढ्यात नेहमी सावध असणाऱ्या काळाने त्याला ओढून गेले तेव्हा त्याची धाकटी अपने दोनों मुलाकृ सोपन स्वतः सती होऊन पतिलोकी ग भरता के बंधु कर्मकंड श्रेष्ठ समझतज्ञा बात अन्भिज्ञ होते भरता का पिता परलोकवासी तेल निव्वल मूर्ख समझू शिकोने सोडन दिल्ली जेव सा मनसेला वेड़ा मूर्ख कि भैरा मनत तो बोलते ही काम कर इच्छा करी तूसार करी कधी वेटविधरा रूप में कभी मजुरा रूप में मगितर कि न मगता ही जे का थोड़ेफार चांगाइट वा अन्न मिलते जीभे चव न पहता तो खा अ कारण उत्पन्न न होने स्वतः सिद्ध केवल आनंद स्वरूप आत्मज्ञान प्राप्त होती मनु उता मानपमान इत्यादि द्वंद्वा होना सुख दुखा मदि देहा जानी होन पाउस कि वदरा बैला सारखा कपड़े न घाता पड़न रहे त्याचे सर्व अंग धष्टपुष्ट आणि गलेलट होते तो जमिनीवरच पडून राहील कधी तेल उठणे लावित नसे की कधी स्नानही करीत नसे त्याचे शरीर धुळीने वाकल्यामुळे धुळीने झाकलेल्या मौल्यवान रत्नाप्रमाणे त्याचे ब्रम्हतेज झाकले गेले होते तो आपल्या कमरेला एक मलिन कपडा गुंडाळीत असे त्याची जाणवे सुद्धा अत्यंत मळलेले होते त्यामुळे अज्ञानी लोक हा कोणी नावाचा ब्राह्मण आहे असे म्हणून त्याचा तिरस्कार करीत परंतु याच्यावर काहीही विचार न करता तो स्वच्छंदपणे फिरत असे दुसऱ्यांच्या घरी मजुरी करून पोट भरत असे पाहून त्याला त्याच्या भावाने शेतातील वाफे व्यवस्थित करण्याच्या कामाला लावले तेव्हा तो तेही काम करू लागला परंतु त्या वाफेची जमीन सपाट आहे की उंचवटा खोली असलेली आहे लहान आहे की मोठी याकडेही त्याचे लक्षण त्याचे भाऊ त्याला तांदळाची कणी पेंड भुसा किडलेली उडीद किंवा बांध्यानं लागलेले जळके अन्न ते काही देत ते घेऊन तो अमृताप्रमाणे समजून खात असे एकदा एका डाकूंच्या सरदाराने पुत्रकामने भद्रकाली मनुष्य बळी देण्याचा संकल्प केला त्याने जो पुरुष देण्यासाठी पकडून आणला होता तो आपल्या नशिबाने त्यांच्या हातून निष्ठून पळून गेला त्याला शोधण्यासाठी त्याचे धावले परंतु अंधार्या मध्यरात्रीच्या वेळी त्याचा त्यांना कुठेही पत्ता लागला नाही याच वेळी दैवयोगाने त्यांची नजर अकस्मात या अंगीणस गोत्राच्या ब्रम्हण पडली तो विरासनात बसून हरिण डुकरे इत्यादी प्राण्यांपासून शेताचे रक्षण करीत होता हा मनुष्य पशु कितीतरी चांगल्या लक्षणाने चा युक्त आहे याच्यामुळे आमच्या धन्याचे कार्य निश्चितच सिद्धले जाईल असा विचार करून त्यांचे मुख्य उल्लसित झाले आणि ते त्याला दोरीने बांधून चंडिकेच्या मंदिरात घेऊन आले नंतर त्या चोराने आपल्या पद्धतीनुसार विधीपूर्वक त्याला स्नान घालून नवीन वस्त्री तसेच अनेक प्रकारची आभूषणे चंदन पुष्पमाळा व तिलक इत्यादीने विभूषित करून चांगल्या तऱ्हेने घातले नंतर धूप दीप माळा लाह्या पत्री अंकुर फळे इत्यादी उपहार उपाहारसामग्रीसहित बलिदानाच्या पद्धतीनुसार गाणे सुती मृदंग ढोल वाजवणे इत्यादी करीत त्या पुरुष पशुला त्यांनी भद्रकालीच्या समोर बसवले यानंतर दशुराजाचा पुरोहित असलेल्या लुटारूने त्या नरपशुच्या रक्ताने देवीला त्रप्त करण्यासाठी देवी मंत्राने अभिमंत्रित केलेली एक तीक्ष्ण तलवार घेतली स्वभावाने चोर रजोगुनी तमोगुनी तर होतेच शिवाय धनाच्या मदाने त्यांचे चित्त आणखीन उन्नत्त झाले होते शिवसेची अंश स्वरूप ब्राह्मणाचा साक्षात ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्या वैरहीन आणि सर्व प्राण्यांचा स्वरत असलेल्या एका ब्रह्मर्षी कुमाराचा बळी देऊ इच्छित होते हे भयंकर कुकर्म पाहून देवी भद्रकालीच्या मूर्तीत अत्यंत दुस्सह ब्रह्मतेजामुळे दहा होऊ लागला आणि ती एकदम मूर्ती फोडून प्रगट झाली अत्यंत असही अशा क्रोधामुळे तिच्या भोव्या उंचावल्या होत्या आणि अकराळ विक्राळ दाढा आणि मोठे झालेले लाल डोळे यामुळे तिचा चेहरा अत्यंत भयानक दिसत होता तिचा तो भयंकर आवेश पाहून असे वाटत होते की जणू ती या जगाचा संहार करील तिने क्रोधाने लाल होऊन भीषण हास्य केले आणि उसळी मारून त्याच अभिमंत्रित केलेल्या खडकाने त्या सर्व पाफी लोकांची मस्तके तिने वरवून टाकली गड़ियातारे रक्तरूपी मद्य पीवन अति पानी धुंद हो गेंडू बन खेल महापुरुषा के अत्याचार रूप अपराध जशा तसे या न्याया अपने वलटतू परीक्षिता ज्याभिमान रूप बड़कट बंधन तुटले प्राणी से सुद आत्मा तसे वैरहीन है साक्षात भगवंतच भद्रकाली इत्यादी भिन्न भिन्न रूपे धारण करून आपल्या कधी न चुकणाऱ्या कालचक्र रूप श्रेष्ठ चक्राणी ज्यांचे रक्षण करतात आणि ज्यांनी भगवंतच्या निर्भय चरण कमलांचा आश्रय घेतलाही, आहे त्या भगवतभक्त परमहंसावर आपले डोके उडवले जाण्याची वेळ आली तरी ते कोणत्याही प्रकारे व्याखुळ होत नाहीत यात काही मोठी आश्चर्य नाही या ठिकाणी नववा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णाअर्पण